वाल्मिकी रामायण अयोध्याकांड तिसावा राम जनकपुत्रे मैथिलीची समजूत घालत असता ती वनवासाच्या संबंधात पदेशी बोलू लागले अत्यंत क्षुब होऊन प्रणयाने आणि अभिमानाने बोलत असता तिच्या बोलण्यात विषाल अवक्ष राघवाचा उपास होता रामा पुरुष देहात स्त्री असलेल्या तुम्हाला जावई केल्याबद्दल माझे वडील मिथिलाधीप वैद्य हो। यांना काय वाटेल ग्रामामध्ये तापणाऱ्या सूर्यासारखे श्रेष्ठ प्रकारचे तेज नाही असे जर हा समाज अज्ञानाने म्हणू लागला तर ते खोटे असून सुद्धा खरे नाही का तुम्ही असे विषय ना कुठले भय तुम्हाला एकनिष्ठ असलेल्या मला टाकून देण जाण्याची इच्छा तुम्ही का करता द्युमत सिंग राजाचा शूर मुलगा सत्यवान याच्याशी एकनिष्ठपणे वागणाऱ्या संयमशील सावित्री सारखी मी आहे असे तुम्ही समजा निष्पाप राघवा तुमच्या पाचून मी मनाने सुद्धा पाहणार कुलाला कलंक लावणाऱ्या इतर स्त्रीप्रमाणे मी नाही मी तुमच्याबरोबरच चालेन मी तुमची कौमान अवस्थेतील पत्नी कितीतरी काळ तुमच्याजवळ राहिलेली असताना रामा स्त्री विग्याप्रमाणे मला तुम्ही स्वतः दुसऱ्याला देऊ इच्छिता ज्याच्या संबंधात पथ्यपाळ असे तुम्ही मला सांगितलेत ज्याच्याकरता अभिषेक करून घेण्याचे तुम्ही थांबवलेत त्याच्या वाटले तर तुम्ही अधीन होऊन राहा सदा त्याच्या हाकेला उभे रहा मी ते करणार नाही मला न घेता तुम्ही वनाला निघाल आहात हे योग्य नाही तुमच्यासह तपा असो की अरण्य असो ते मला स्वर्गा समान होई तेथे मला वाट चालताना तुमच्या पाठीमागून जात असल्यामुळे मुळीच मुण, कष्ट होणार नाही जणू मी आनंदात शय्यावर पडल्यासारखी राहील कुश काश झुडपे काटेरी किंवा झाडे ती तुमच्या संगतीत मला मृद गवतासारखी मऊ वावटळीने उडालेली धूळ जी माझ्या बसेल तिला गाली चित्रापुढे काय अधिक सुख देणार आहेत पान मुळ फळ जे काही तुम्ही स्वतः तोडून मला कमी जास्त द्याल ते मला अमृतासारखे वाटेल नाना ऋतूत होणारी फुले फळे यांचा मी उपभोग मी आईची वडिलांची किंवा घराची कशाकशाचीही आठवण करणार नाही त्यामुळे वनात माझ्या बाबतीत तुम्हाला अप्रिय होणार असे काहीही दिसणार नाही माझ्या बाबतीत तुम्हाला शोक होणार नाही मी तुम्हाला भारभूत होणार नाही तुमच्या संगतीत राहणे हाच माझा स्वर्ग तुमचा वियोग हा मला नरक अशी माझी आनन्य प्रीती लक्षात घेऊन रामा तुम्ही मला घेऊन चला इतकी मी मनाने स्थिर असताना जर तुम्ही मला वनात न्याल तर मी आताच विष पेन शत्रूच्या अधीन होणार नाही तुमच्या माघारी सुद्धा दुखाने मी जिवंत राहणारच नाही नाथा तुम्ही टाकून दिले तर मग मरणच बरे तो शोक क्षणभर करण्याची माझी शक्ती नाही मग चौदा वर्ष भोवणे तर सोडूनच द्या अशी ती शोकाने व्यापुळ अतिशय दीनपणे विलाप करीत थकून जाऊन पतीला घट्ट मिठी मारून हंबरला फोडून आक्रोश करू लागले विषारी बाळाने हत्तीं जशी गायब व्हावी तशी ती राम जे जे बोलला त्यांनी पीडित होऊन अरणी काष्टातून जसा अग्नी बाहेर पडावा तसे फार वेळेस आवरून झालेले अश्रू तिच्या नेत्रातून बाहेर पडले कमळातून जसे पाण्याचे थेंब बाहेर गळावे तसे तिच्या नेत्रातून शोकाने उत्पन्न झालेले स्फटिकासारखे पाणी गळू लागले तिचे ते गौरवर्ण निर्मळ चंद्रासारखे आणि विशाल डोळे असलेले मुख पाण्यातून बाहेर काढलेल्या कमळाप्रमाणे अश्रूमुळे सुकून गेले तेव्हा दुःखी बेभान झाल्याप्रमाणे झालेल्या सीतेला बाहूने आलिंगण देऊन रामाने तिला आश्वस्त केले आणि तो म्हणाला देवी तुला दुःख स्वर्ग स्वर्गसुद्धा मला रुचणार नाही स्वयंभू ब्रम्हदेवाप्रमाणे मला कोठूनही यत्किंचित भय नाही शुभानने तुझ्या मनात काय आहे हे मला न समजल्यामुळे मी तुझे रक्षण करायला समर्थ असताना सुद्धा तू आरण्यात राहावे मला बरे वाटले नाही मैथिली जर माझ्यासह वनात राहण्याची तुझ्या मनाची निश्चिती असेल तर शहाणा म्हणून जसा प्रीती सोडू शकत नाही तसा मी तुला सोडून जाणे शक्य नाही पण हत्तीच्या सोंडेप्रमाणे मांड्या असलेल्या शीते पूर्वीपासून सज्जनाने धर्माचेच आचरण केले सूर्याला त्याची प्रभा जशी धरून राहते तसा मी धर्माला धरूनच राहणार आहे जानकी मी वनात जाणे न जाणे खरोखर माझ्या हाती नाही सत्याला चिकटून ना असणारे वडिलांचे वचनच मला तिकडे मिळत आहे माता राहणे हाच हे सुंदरी धर्म आहे त्यांची आज्ञा मला जिवंत राहणेही शक्य होणार आपल्या हाती असलेल्या माता पिता गुरुंकडे दुर्लक्ष करून आपल्या हाती नसलेला दैवाची लोक नाना रीतीने कशी बरी आराधना करतात जेथे हे तीन आहेत तेथे तीनही लोक आहेत त्यांच्यासारखे पवित्र या पृथ्वीवर दुसरे नाही म्हणून त्यांची आराधना केली जाते पितृसेवा जशी बलदायी मानली आहे तसे सत्य दान मान दक्षिणा देऊन केलेला यज्ञ हे सुद्धा बलदायी नाही स्वर्ग धन धान्य विद्या पुत्र सुखे ही वडिलांचे मन होता. सांभाळण्याने मातृपितृपरायण महात्म्यांना देव गंधर्व गो लोक तसे इतर लोक प्राप्त होता. म्हणून सत्य धर्माच्या मार्गावर असणारे माझे पिता जी आज्ञा मला करतील तसे मी वाघू इच्छितो तोच सनातन धर्म आहे तू माझ्याबरोबर येऊन राहणार असे दृढपणे सांगितलेस तेव्हा तुला दंड करण्यात नेण्याच्या बाबतीत माझे मन विलगळले म्हणूनच हे सुंदरी तुला मी वनात चल म्हणतो हे भिरू माझ्याबरोबर चल आणि सहधर्मचारी हो सीते कांते तू जो अत्यंत शोभणारा निश्चय स्वतःच केलास तो मला आणि आपल्या कुलाला सर्वस्वी साजेचाच सुंदरी आता वनवासाला योग्य अशा गोष्टी करायला लाग बरे सीते तुझ्या पाचून स्वर्ग सुद्धा मला वाटणार नाही ब्राह्मणांना रत्न दे याचक भिषुकाना भोजन दे घाईकर वेळवू नकोस उत्तम उत्तम भूषणे आणि वस्त्रे असतील ती आणि खेळण्याकरता असलेली जी काही रमणीय साधने असतील ती माझे झोपण्याचे साहित्य आणि इतर ज्या वस्तू असतो त्या अगोदर आपल्या नोकराचक्रांना दे आणि मग ब्राह्मणांना आपल्या वनात जाण्याला पती अनुकूल झाला आहे हे समजताच देवी आनंदित झाली आणि त्वरेने वस्तू देऊन टाकण्याला आरंभ केला अयोध्याकांडाचा तिसावा सर्ग समाप्त